स्कंद सहावा अध्याय वा व्यासांची संभ्रमावस्था माझी माता पुन्हा मला म्हणाली हे पुत्रा आता तू दुसऱ्या सुनेच्या ठिकाणी पुत्र होईल असे कर कारण अंध राजा राज्याधिकारी होणे शक्य नाही मातेचे भाषण ऐकून मी तेथेच राहिलो अंबालिका ऋतुस्नान झाल्यावर लज्जित होऊन एकांताच शयनग्रहात मजेकडे आली परंतु माझ्यासारखा जटील पाहून ती पांढुरवर्णी झाली त्यामुळे मी क्रुद्ध झालो मी म्हणालो मला पाहताच तू पांडुरव म्हणून तुला पांडुरव असे म्हणून मी त्या रात्री तिच्याशी समागम केला आणि दुसरे दिवशी मातेचा निरोप घेऊन निघून गेलो पुढे यथावकाश अंध धृत आणि पांडुरवर्णी पांडू असे दोन पुत्र जन्मास पण त्या पुत्रांना पाहून खिन्न झालेली माझी माता म्हणाली हे द्वैपायना हे दोन्हीही पुत्र राज्याला योग्य नाहीत म्हणून तू मला प्रिय होईल असा मनोहर पुत्र उत्पन्न कर असे म्हणून माझी माता अंबिकेला म्हणाली हे कन्ये तू व्यासाला आलिंगन दे आणि राज्य नाही मातेच्या आज्ञेवरून रात्री मी शयनग्रहात गेलो पण तेथे अलंकाराने विभूषित अशी विचित्र वीर्याची दासी अंबिकेने पाठवली होती तिने माझबरोबर शृंगाराच्या इच्छा धरून मला मंचकावर बसवले तेव्हा मी प्रसन्न झालो आणि म्हणालो हे शुभांगी तुला सर्व लक्षण संपन्न सुस्वरूप धर्मवेत्ता सत्यवचनी जितेंद्र असा पुत्र होईल पुढे तिच्या पोटी विदुर नावाचा उत्तम पुत्र जन्माला आला पण या तिन्ही परस्त्रीच्या पुत्रांमध्ये मी मायावश झालो त्यामुळे शुकविराचे दुःख मी विसरलो रूपही निराधार असलेल्या मायेने मीही व्याप्त होऊन गेलो त्यावरून त्या, त्या मायेचा त्याग करण्यास कोणीही समर्थ नाही हेच खरे कारण तेव्हापासून मला वेळ शांतता लागेना मी कधी असतीच्या तिरी असा राहू लागलो एखाद्या वेळी विचार करताना मला ज्ञान होते मी मलाच प्रश्न विचारतो कोण हे पुत्र काय हा मोह खरोखर माझ्या मृत्यूनंतर हे पुत्र माझे श्राद्ध करण्यासही योग्य नाही व्यभिचारापासून उत्पन्न झालेले हे पुत्र कसे सुख देणार खरोखर जाणीव असूनही मी या मोहात पडलो आहे असे विचार मनात येऊन कित्येक वेळा मला पश्चात पुढे आज्ञेने पांडूला राज्य मिळाले कुंती आणि माद्री या त्याच्या दोन्ही भार्या होत्या पण पुढे पांडू दैव योगाने शापभ्रष्ट होऊन वनात राहिला तेव्हा मी पांडूला धीर दिला पुढे दानधर्म वायू इंद्र अश्विनी कुमार यांच्यापासून पांडूला पाच क्षेत्रज पुत्र उत्पन्न झाले युधिष्ठीर भीमसेन अर्जुन हे कुंतीचे पुत्र आणि नकुल सहदेव हे माद्रीचे पुत्र होत एकदा एकांत समयी पांडूने मादरीला आलिंगन दिले शापामुळे तो तत्काल मृत झाला माद्री सती गेली नंतर कुंतीला पाचही पुत्रांसह ऋषींनी हस्तिनापुरात आणले आणि सर्वांना विदूर आणि भीष्म यांच्या स्वाधीन केले पुढे त्या पुत्रांच्या संबंधाने मलाही दुःख झाले पण भीष्म पांडुपुत्रांचे योग्य असे पालन करीत आहे हे पाहून मी स्वस्थ झालो धृतराष्ट्र आणि विदूर हेही त्यांचा नीट सांभाळ करीत होते पण दुर्योधनाजी धृतराष्ट्राचे पुत्र क्रूर अंतःकरणाचे होते ते पांडवांशी द्वेषाने वागू लागले पुढे द्रोणाचार्यांना गुरुचा मान दिला कुंतीचा प्रथम पुत्र कर्ण हा दुर्योधनाचा मित्र झाला नंतर भीम आणि दुर्योधन यांच्यात विरोध निर्माण झाला विरोध वाढू नये म्हणून धृतराष्ट्राने वारणावत नगरात पांडवांना निवून ठेवले पण दुर्योधनाने पुरोचना कडून तेथे लाक्षागृह तयार केली नंतर पांडव आणि पुंती दग्ध झाल्याचे ऐकून मी पुन्हा दुःखी झालो त्याच्यासाठी मी रानामाना थिंडू लागलो कृष झालेले पांडव एकचक्र नगरामध्ये मला दिसले तेव्हा संतुष्ट होऊन मी त्यांना स्वयंबराकरता द्रुपदाच्या नगरीकडे पाठवले तेथे ब्राह्मण वेशधारी अर्जुनाने पराक्रमाने द्रुपद कन्येश जिंकले पण मातेच्या आज्ञेवरून त्या पाचही पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला मला त्यामुळे आनंद झाला धृतराष्ट्राने पांडवाकरता खांडवनात वस्तिस्थान तयार केले नंतर कृष्णाच्या साह्याने अर्जुनाने खांडवन अग्निला अर्पण केले पांडवांनी राजसूय केल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला पांडवांचे वैभव वाढू लागलेचे पाहून दुर्योधनाने दूत खेळण्यास धर्मराजाला आवाहन केले कपटाने पांडवांचे सर्वस्व जिंकून कौरवांनी द्रौपदीला अत्यंत क्लेश दिले पांडवांना द्रौपदीसह बारा वर्ष वनवास भोगावा लागला तेव्हा मला अपार दुःख झाले हे नारदा मी धर्माचा जाणकार असूनही भ्रमामुळे सुख दुःखामध्ये मग्न झालो तेव्हा पुत्र माता हे सर्व कोण सुख कोणते या विचाराने मला काहीही सुचेनासे झाले आहे हे नारदा या प्रसंगी मी काय करावे माझ्या मनाला समाधान लाभत नाही हे चंचल मन स्थिर होत नाही म्हणून हे मुनी श्रेष्ठा आपण माझ्या संशयाचे निवारण करून मला सुखी आणि निश्चिंत करा अद्याय पंचवसवा सप्त